पुस्तक प्रार्थना प्रवचन भागे लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण शहात्तरावे प्रार्थना प्रवचन जुलै बावीस एकोणीसशे सत्तेच्या नवी दिल्ली जुलै बावीस एकोणीशे सत्तेच्या बंधूंनं आणि भगिनींना मला आज एक पत्र मिळाले ते म्हणते तुम्ही माउंट बॅटन यांना हळूहळू फार जास्त दिले आहे माऊंट बॅटन काहीही चूक करू शकत नाहीत असे तुम्ही गृहीत दलासारखे दिसते परंतु तुम्हाला दुसरी गोलमेज परिषद एकोणीसशे एकतीस आठवत असेल त्यावेळी तुम्ही म्हणाला होता की जेव्हा स्वातंत्र्य येईल तेव्हा व्हाईस रॅचे घर हरिजन मुलांकरता वा रुग्णालयाकरता वापरण्यात येईल तुमची सध्याची वृत्ती याच्याशी सुसंग दिसत नाही मी कोणालाही कोणत्याही प्रकारे अधिक देत नाही मला लॉर्ड माउंट बॅटनकडून नको आणि त्यांनाही माझ्याकडून काहीही नको मला कोणतीही पदवी नको आणि त्यांच्याजवळ देण्याकरता दुसरे काहीही नाही असे म्हणतात कि मी नेहमी माझ्या लोकांची कानोघांनी करत असतो आणि त्यांच्याबद्दल चांगले बोलण्यासारखे मला काही आडत नाही जोपर्यंत लॉर्ड माउंट बॅटन यांचा संबंध आहे त्यांनी सध्या तरी व्हॉयझरच्या घरात राहायला पाहिजे मी जर त्यांना त्यातून बाहेर काढले तर मी त्यांना माझ्याबरोबर ठेवीन परंतु तिथे त्यांना संस्थानिकांना भेटायचे असते आणि भूतकाळातील चुका दुरुस्त करायच्या असतात त्या चुकांमुळे जी हानी झाली ती त्यांना भरून काढायची आहे आणि थोडक्यात सांगायचे तर त्यांना महाराज्यपाल करण्यात आले कारण ते वेगात काम करू शकतील त्यांना हे पद देण्यात कोणतीही कुशामत नाही आणि तुम्हाला असे वाटते काय की जवाहरलाल आणि सरदार पटेल कुणाची कुशामत करणारी माणसे आहेत परंतु व्हाईसऱ्याच्या अंतकरणा जर काही फसवणूक करायचा से विचार असेल तर केवळ त्यांचीच हानी होणार आहे माझा साठ वर्षांचा सा अनुभव मला सांगतो की जो दुसऱ्याची फसवणूक करण्याची इच्छा ठेवतो तो केवळ स्वतःचीच फसवणूक करतो परंतु लॉर्ड मॉन्टबॅटन नेहमी करता त्या घरात राहतील किती घरासे रुग्णालय करण्यात येईल हे मला माहीत नाही केवळ जवाहरलाल आणि सरदार यांनाच हे माहीत असेल दुसऱ्या एका पत्रलेखकाला जाणून घ्यायचे आहे की ब्रिटिश अधिकाऱ्यांना सैन्यात कायम ठेवण्यात येईल ये काय आणि सैन्याच्या विभाजनाला माझी मंजुरी आहे काय खरे म्हणजे पत्रलेखकाने बलाव विचारायला पाहिजे की सैन्य कायम ठेवायला माझी संमती आहे काय सैन्य ठेवायला मग त्याचा आकार कितीही असो माझा पाठिंबा असू शकत नाही परंतु काय बदलला आहे आम्ही सर्व अहिंसक आहो अशी कल्पना मी गोंधारत होतो परंतु आता माझे डोळे उघडले आहेत जिला मी अहिंसा म्हणून गृहित धरत होतो तो, तो केवळ शांततामय प्रतिकार होता हा आता लक्षात आल आह शांततामय प्रतिकाराचा आधार ती व्यक्ती घेत जिच्याजवळ शस्त्र नसतात आपल्या अंतकनात हिंसा होती परंतु आपल्याला अहिंसक मार्गाचा स्वीकार करत आणि आता भारतातून ब्रिटिश माघार घेत असताना आपण त्या हिंसेचा उपयोग परस्परांविरुद्ध करत आहोत मला खात्री आहे की माझ्या अंतकरणात कधीही हिंसा नव्हती परंतु मी इतरांबद्दल काय करू शकतो त्यांचे म्हणणे आहे की ब्रिटिशांच्या विरोधात आम्ही अहिंसक होतो याचा अर्थ आताही आम्ही अहिंसक रहावे असा होत नाही दोष माझा आहे गत तीस वर्षातील माझी शिकवणूक सदोष होती मला जर विचारले तर मी म्हणेन की सैन्य ठेवण्याच्या बाजूने मी नाही भारत सैनिक राज्य होणार आहे काय बंगालपासून तर पंजाब आणि बिहारपर्यंत सर्वांची सैन्य पाठवा अशी मागणी आहे एका ठिकाणी संरक्षणाची मागणी करणारे जर हिंदू असतील तर दुसऱ्या ठिकाणी मुसलमान आहेत यामुळे सन्याची वाटणी कशी केली जाईल हेही मला माहीत नाही आणि या विषयावर मी वेळ खर्च करावा इतका माझ्याजवळ वेळही नाही मध्य चक्र असलेल्या तिरंगाचा भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकार केल्या चार भगिनी माझे अभिनंदन करण्याकरता आल्या होत्या यात अभिनंदन करण्यासारखे मला काहीही वाटत नाही ध्वजावर सरख्याऐवजी केवळ चक्र आहे असं मला सांगण्यात आले परंतु ते सरखा ठेवू अथवा नाही करता सगळे सारखे आहे त्यांनी जरी तो फेकून दिला तरी तो माझ्या हातात आणि अंतकरणात असेल एक मित्र सांगतो की अजूनही ध्वजावर सरखा आहे दुसरा सांगतो की नाही तो तिथे नाही तुम्ही असतानाच निरुपयोगी म्हणून तो टाकून देण्यात आला आहे मला माहीत नाही मला केवळ इतकेच माहीत आहे की सरखा ध्वजावर दाखवण्यात आला परंतु तो जर लोकांच्या अंतकरणात नसला तो ध्वज आणि सरखा हे दोन्ही जाळून टाकायच्या लायकीचे होतील परंतु लोकांच्या अंतकरणात जर सारखा जागा असेल तर तो ध्वजावर ठाला की नाही याला काहीही महत्व उरणार नाही मला केवळ वा इतकेच वाटते की देशाला केवळ एक ध्वज असावा आणि प्रत्येकाने त्याला वंदन केले पाहिजे घटना समितीत चौधरी खलिक उज जमान आणि मोहम्मद सादुल्ला या दोघांनी ध्वजवंदन केले आणि आम्ही या ध्वजाशी एकनिष्ठ राहू असे घोषित केले याचा मला आनंद होतो ते जर मनापासूनही म्हणत मना असतील तर ही चांगली गोष्ट आहा परंतु सिल्लट येथून आलेली तार अतिशय वद्नादायक आह ते सर्वमत घेण्याचे काम संपले आहे परंतु लोकांची छळणूक सुरुच आहे। तिथील मुसलमान इतके वेळ लागल्यासारखे का झाले आहेत राष्ट्रवादी मुसलमानांची हत्या करण्यात आली आहा आणि कुणाला निरीक्षक म्हणून पाठवण्यात याव अशी तारेतून विनंती करण्यात आली आह मी कुणाला पाठवू शकतो कृपलानी अथवा जवाहरलाल कुणाला शोधून पाठवू शकतात असे मला वाटते की मी आता नोवाखालीला गेल पाहिजे सिल्लड नोआखालीपासून जवळ आहे, परंतु मी कसा जाऊ मी इथे कैद क्लिया गेलो आहा तारैत किंचितही असत्य नाही या, ना या बदन माझी खात्री पटली आह पाठवणार राणे आपल्या नावाची सहीसुद्धा क्लि आह सार्वमतानंतर मुसलमानांनी हरिजन्यांची वस्ती जाळवून टाकली असा वृत्तांत दला आहा ही लाजीरबानी गोष्ट आह एकीकड़ खलिक साहेब आणि सादुल्लासाहेब राष्ट्रध्वजाला वंदन करत आह तर दुसरीकड़ पाकिस्तानमध्या घनड्या गोष्टी सुरु आह कराचीहून एक पत्र आल आहा ते श्रीमंत माणसाचे आहे, त्या पत्रात म्हणल आहे की पाकिस्तान सरकारनं त्यांचे घर ताब्यात घेतले आहे, आता ते गृहस्थ पेचार सापडले आह कारण त्यांना राहायला कुठेही जागा नाही यामुळे मला धक्का लागला हे मी श्रीयुतजींना आणि तेथील इतर नेत्यांना सांगावला पाहिजे अशा वेळी आनंद मानण्याऐवजी या दलदलीतून आपली सुटका व्हावी आणि ज्या स्वातंत्र्याचे स्वप्न इतक्या दिवसापासून आपण पाहत होतो त्या स्वातंत्र्याची फळे चाकण्याची आपल्याला संधी मिळावी म्हणून आपण प्रार्थना क्विली पाहिजे ही खरोखर प्रार्थनेची वेळ आहे प्रकरण सत्याहत्तरावे प्रार्थना प्रवचन जुलै तेवीस एकोणीसशे नवी दिल्ली जुलै तेवीस एकोणीसशे प्रार्थना सुरू होण्यापूर्वीच कोणीतरी गांधीजींना चिठ्ठी दिली तुम्हाला ईश्वराचे साक्षात दर्शन झाले आहे काय असे ती चिठ्ठी लिहि्याने गांधीजींना विचारले होते प्रार्थनेनंतर या प्रश्नाचे उत्तर देताना गांधीजींनी सांगितले की मला ईश्वराचे साक्षात दर्शन झालेले नाही मला जर दर्शन झाले असते तर मला तुमच्याशी बोलायची आवश्यकता राहिली नसती माझ्या विचारातच इतकी शक्ती आली असती की भाषण आणि कृती माझ्याकरता अनावश्यक झाल्या असत्या परंतु माझ्यात ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल अढळ श्रद्धा आह या जगातील कोट्यावधी लोकांच्या मनातही ती श्रद्धा आह अतिशय विद्वान लोकही कोट्यावधी अडाणी माणसाच्या श्रद्धेला धक्का लावू शकत नाही प्रार्थनेत आपण जे भजन म्हणालो त्यातून ईश्वराचा साक्षात दर्शनाचा मार्ग सांगितला आहा ईश्वराचे साक्षात दर्शन घेऊ इच्छिणाऱ्याला कवी म्हणतो की तुला जर त्या दैवी स्थितीत पोचायचे असेल तर काम आणि क्रोध यांचा त्याग कर तसेच निंदास्तुती यांच्याबद्दल तटस्थ रहा गांधीजींनी निर्वाणची रामराज्याशी वा स्वर्गातील राज्याशी तुलना केली रामराज्याचे स्वप्न वास्तवात येणे फार कठीण आहे तुम्ही जेव्हा अहिंसेच्या नावाखाली तुमच्या हृदयात हिंसा जोपाचा असता तेव्हाही कसे शक्य आहे हा परिच्छेद हिंदुस्तान टाईम्स चोवीस सात एकोणीशे सत्तेचाळीसच्या अंकामधून घेतला आह आज मला तुम्हाला संबंधी काही सांगायच आह लोक म्हणतात की एक वेळ होती की जेव्हा तुम्ही करता दांडीला कूच करून गेला होता परंतु आज मीठ मिळत नाही आणि जर मिळालेच तर त्याकरता वाजवीपेक्षा कितीतरी अधिक किंमत मोजावी लागते मी केवळ लाझेनिमाजी मान खाली घालू शकतो लोक म्हणतात की मिठावर कर जरी रद्द करण्यात आलिला असला तरी त्याच्या किंमतीवर काहीही परिणाम झालो नाही मिठावर भाव नियंत्रण नाही परंतु तरीही त्यात काळाबाजार सुरू आहे व्यापारी इतके हलकट हो। आहेत की ते मिठापासूनही भरपूर नफा मिळवतात परंतु आपण आळशी झालो आहोत ग्रामीण भागात अशी कितीतरी ठिकाणी आहेत की जिथे कोणतीही किंमत देता लोक मीठ बनवू शकतात ही सवलत लॉर्ड इरविनशी जेव्हा माझा करार झाला होता तेव्हा मिळाली होती पहा तात्पुरती तडजोड बारा तीन एकोणीसशे आपण जर नसू तर आपल्याला मीठ केवळ स्वस्तच मिळणार नाही ते स्वच्छही मिळेल बाजारात उपलब्ध असलेले मीठ अतिशय घाणेडे असते लोक त्रास घ्यायला तयार नसतात हे त्याचे कारण आहे मला तुरुंगा दिले जाणारे मीठ मी स्वतः स्वच्छ करत असे आज आपण इतके स्वार्थी झालो आहो की आपण लोकांना कमी किमतीत मिठही मिळू देत नाही ज्या शासनात लोकांना मिठही नाकारले जाते त्या शासनाला आपण रामराज्य कसे म्हणू शकतो मीठ केवळ माणसांनाच लागत नाही तर जनावरांनाही लागते मला भीती वाटते की आता फाळणीमुळे दोन्ही देशांना आपला महसूल वाढवावा लागेल आणि ते मिठावरही कर लावतील परंतु जनतेला मिठापासूनही वंचित करण्या इतका समंजसपणा त्यांनी गमावला आहे काय जर तसे घडले तर स्वातंत्र्याकरता फार मोठी किंमत मोजावी लागली असे म्हणावे लागेल प्रकरण अठ्याहत्तरावं प्रार्थना प्रवचन जुलै चोवीस एकोणीसशे नवी दिल्ली जुलै चोवीस एकोणीसशे सत्तेचाळ आणि भगिनींनो मी वारंवार सांगितल्याप्रमाणे एखादा माणूस जेव्हा प्रार्थना करत असतो वा, वा अशाच प्रकारची काही पवित्र गोष्ट करत असतो तेव्हा तो धूम्रपान करत नसतो ख्रिश्चन भरपूर मद्यपान आणि धूम्रपान करतात परंतु चर्चमध्ये असताना ख्रिश्चन माणसाला मद्यपान वा धूम्रपान करताना मी कधीही पाहिले नाही हाच नियम मशिदींना आणि गुरुद्वारांना लागू होतो या जागेला अर्थातच देऊ चर्च वा मशीद म्हणता येऊ शकते कारण आपल्या प्रार्थनेतील पाठ सर्व धर्मामधून घेतलेले असतात तुम्ही जर धुम्रपान सोडले तर फारच चांगले परंतु तरीही ज्या कोणाला धुम्रपान करायचेच असेल त्याने या धर्मसभेतून बाहेर पडून धुम्रपान करावे त्यानंतर प्रार्थना सुरुच असताना काही लोक उठले आणि निघून गेले शक्य आहे की त्यांना प्रार्थनेत रस वाटला नसावा परंतु रस असो वा नसो अखेरीस आपला हेतू देवाचे नाव घेणे आहे नियम आहे प्रार्थना संबेपर्यंत आणि प्रार्थनेचा शेवट मी करत असतो कोणीही जाऊ नये चरका संघाजवळ जुन्या तिरंगा ध्वजांचा साठा आहे त्याची किंमत दोन लाख आहे चरखा संघ ही फार गरीब लोकांची संघटना आहे मी तिचा अध्यक्ष आहे या संघटनेत काम करणाऱ्या लोकांना फार कमी पगार आहे आता या झेंड्याचे काय करायचे असा प्रश्न त्यांना पडला आहे जुन्या आणि नवीन झेंड्यात फार कमी अंतर आहे जुना ध्वज अधिक सुंदर आहे जुन्या झेंड्यात चरखा आहे नवीन ध्वजात चक्र आहे परंतु चाळ नाही नवीन ध्वजामुळे जुना अनावश्यक होत नाही एवढेच नाही तर राजा मेल्यानंतरही राज्य कायम राहते आणि नवीन नाणी आल्यामुळे जुनी नाणी टाकून दिली जात नाहीत नवीन नाणी आल्यानंतर जुन्या नाण्यांचे अवमूल्यन होत नाही यामुळे गांधी आश्रमात जोपर्यंत एक सुद्धा झेंडा शिल्लक आहे तोपर्यंत दोन्ही धुजांची किंमत सारखी राहील ज्या लोकांजवळ जुने झेंडे आहेत त्यांनी ते फाडू नये आणि जर त्यांना अधिक झेंडे विकत घ्यायचे असतील तर ता त्यांनी तसेच झेंडे गांधी आश्रमातून विकत घ्यावे असे केल्यामुळे दोन लाखांचा माल वाया जाणार नाही भविष्यात मात्र चरखा संघ निश्चितच नवीन रूपरेखेप्रमाणे द्वष बनवतील आज माझ्यासमोर दोन प्रश्न आहेत पंधरा ऑगस्टनंतर काँग्रेसचे काय होईल आणि त्यानंतर तिचा कार्यक्रम काय असेल हे एका पत्रलेखकाला जाणून घ्यायचे आह त्याचे म्हणणे आहे की आतापर्यंत कोणालाही काँग्रेसमधे सामील व्हायचे असेल तर त्याला मी स्वतंत्रकरता सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने संघर्ष करीन अशी शपथ घ्यावी लागत असे आता भारताने स्वतंत्र मिळवलेली असल्यामुळे तिची भूमिका काय असेल असे हा पत्रलेखक विचारतो काँग्रेसचा कार्यक्रम काय असेल हे ती स्वतः सांगू शकेल एक नम्रसेवक म्हणून मी इतकेच सांगू शकतो की आतापर्यंत विदेशी शक्तीशी झगडणे हेच काँग्रेसचे कार्य परस्परातील संघर्षाच्या वेळण्या सहन कराव्या लागला। आज सुद्धा आपण अशा वृत्तीचे पोषण करत आहोत की जिची परिणती युद्धात होईल आणि या लोंडा थांबवला नाही तर आपण स्वतःला अशा संघर्षात सापडलो असल्याचे पाहू की ज्यात अठराशे सत्तावन्नपेक्षाही जास्त रक्तपात होईल त्यावेळी भारत जागा झालेला नव्हता आणि ते बंड शिपायांपुरतेच मर्यादित होते आपण काही केले असेल तर युद्धांचे गळे कापले अखेरीस ब्रिटिश सैन्याने बंडखोरांवर विजय मिळवला सध्याचा संघर्ष असे भयानक रूप धारण न करो हीच ईश्वराला प्रार्थना यामुळे सत्य आणि अहिंसेबद्दलचा आदर म्हणूनच नाही तर देशहितास्तवही ज्याकरता शेकडो हजारो लोक तुरुंगात गेले आणि छळ सण केला मी तुम्हाला विनंती करीन की युद्धप्रवण होऊ नका असे केल्यामुळे तुम्ही केवळ देशाचे स्वातंत्र्यच गमावणार नाही तर तुम्ही त्याला परत गुलामगिरीत पाठवाल इंग्लंड रशिया अमेरिका अथवा चीन यापैकी कोणताही देश हल्ला करून आपल्याला गुलाम करू शकतो 15 ऑगस्टला हिंदू आणि मुसलमान आणि यांच्यात लढाई सुरू असल्याचा, आणि या दोन युद्ध युद्धखोरांमध्ये शीख चिरडले जात असल्याच्या दृश्याचे तुम्ही साक्षी होऊ शिता काय यापेक्षा भूकंप होऊन त्यात चिडून जाऊन आपल्या सगळ्यांचा मृत्यू झालेला मी पसंत करीन आणि ज्या अर्थी काँग्रेस सर्व भारताची आहे त्याअर्थी तिने हिंदू मुसलमान पारसी शीख इत्यादी सर्व समुदाय सुखासमाधानात कसे राहतील हे पाहिले पाहिजे मुसलमानाचे तुम्ही तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न करावा वा तुम्ही भेकड व्हावे असे मी तुम्हाला सुचवत नाही मी कधीही बॅडपणाचा पुरस्कार केला नाही आपण शौर्याने लोकांना शांत केले पाहिजे काँग्रेसचा हा मुख्य कार्यक्रम असल मी जर हिंदी साहित्य संमेलनाचा दोनदा अध्यक्ष झालो असलो तरी माझे निश्चित मत आहे की देवनागरी लिपीतील हिंदी कधीही भारताची राष्ट्रभाषा होऊ शकत नाही आज अनेक पुढारी म्हणतात की गांधी मूर्खपणाचे बोलतो तो नेहमी मुसलमानांचे तुष्टीकरण करावायचा प्रयत्न करतो परंतु दोन राष्ट्रांबद्दल बोलताना जिनासाहेब म्हणायचे की गांधी उर्दूला नष्ट करायला निघाला आहे अशा प्रकारे आज मला दोन्ही भाषांचा शत्रू समजण्यात येते परंतु मला दोघांचाही मित्र राहायचे आहे भारताचा जर कोणी खरा मित्र असेल तर गांधी आहे असा जो माझा दावा होता तो फोल ठरेल आज सुद्धा मी असे अनेक हिंदू दाखवून देऊ शकतो की ज्यांना हिंदी भाषा आणि देवनागरी लिपी दोन्ही येत नाहीत जर हिंदू मुसलमान ख्रिश्चन पारसी आणि शीख या सर्वांनी एकत्रित राहायचं असेल तर आपल्याला अशी भाषा राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारली लागल की जी हिंदी आणि उर्दूचे मिश्रण असेल तुम्ही जी भाषा बोलता ती महान भाषा बनू शकते याबद्दल मला कोणताही संशय नाही इंडोनेशियाचे पुढारी शह रियार हे इथं भेटीकरता आले आहेत तवाहरलाल नेहरू आणि सय्युद जीना भेटणार आहेत भारत त्यांना नैतिक पाठिंबा देऊ शकतो जो सैनिकी मदतीपेक्षाही अधिक प्रभावी असू शकतो एका इंग्रज गृहस्थाने एक पत्र पाठवले हो त्यात ते म्हणतात की आता भारताची फाळणी झालेली असल्यामुळे त्याला महान राष्ट्राचा दर्जा मिळणार नाही हे दोन भाग परस्परांशी मित्रत्वाच्या नात्याने राहिले तर या गोष्टीची मी सहमत होणार नाही प्रकरण एकोणऐंशी प्रार्थना प्रवचन जुलै पंचवीस एकोणीसशे नवी दिल्ली जुलै पंचवीस एकोणीसशे बंधू भगिनींनं राजेंद्र बाबूंनी मला सांगितले की गायींची कत्तल थांबवावी म्हणून त्यांना जवळपास पन्नास हजार 25 कार्ड पंचवीस ते तीस हजाराच्या दरम्यान लिफाफे आणि अनेक हजार तारा मिळाल्या आहेत मी यासंबंधी याआधी तुमच्याशी बोललो आहे पत्रे आणि तारांचा हा पूर कशा करता त्यांचा काही परिणाम होणार नाही मला अजून एक तार आली आहे तिच्यात म्हणले आहे की गो हत्याबंदीच्या कारणाकरता एका मित्राने उपोषणास सुरुवात केली आहे भारतात गायींच्या कचरेच्या विरोधात कोणताही कायदा करता येऊ शकत नाही हिंदूंना गो हत्येची मनाई आहे या यासंबंधी मला संशय नाही कितीतरी काळापूर्वीपासूनच मी गो सेवेचे व्रत घेतले आहे परंतु माझा धर्म इतरांचा धर्म कसा होऊ शकतो जे हिंदू नाहीत त्यांच्यावर बळजबरी असा याचा अर्थ होईल धर्माच्या बाबतीत कोणतीही बजबरी होणार नाही असे आम्ही डोंगरापीटूत घोषित करून सर्व जगाला सांगितले आहे प्रार्थनेमध्ये आम्ही कुराणमधील आयती म्हणतो परंतु जर कोणी या आयती म्हणण्याकरता माझ्यावर बजबरी केली तर मला ते आवडणार नाही ज्याला स्वतःलाच गुहत्या करावशी वाटत नाही अशा माणसाला सोडून इतरांवर गायीची कत्तल करू नका अशी बळजबरी मी कसा काय करू शकतो असे काही नाही की भारतीय संग्राज्यात केवळ हिंदूच आहेत इथे मुसलमान ख्रिश्चन पारसी आणि इतर धर्माचे गटही आहेत भारत आता हिंदूंचा देश झाला आहे असे जे हिंदूंनी गृहित धरले आहे ते चूक आहे जे कोणी इथे राहतात त्यांचा भारत आहे आपण जर इथे कायद्याने गोवा त्या थांबवली आणि नेमके उलट पाकिस्तानमध्ये घडले तर त्याचे काय परिणाम होतील समजा की हिंदूंना देवळात जाण्याचा अधिकार नाही कारण असे करणे शरियत वा मूर्तीभूजेच्या विरुद्ध आहे असे जर ते म्हणाले तर मला दगडातही देव दिसतो परंतु या माझ्या श्रद्धेने मी इतरांना कसा काय इजा पोचू शकतो मला देवळात जाण्यापासून जरी अडवण्यात आले तरी मी तिथे जाईन यामुळे या आणि या पत्रे पाठवणे थांबवण्यात यावे यावर पैसे खर्च करण्यात अर्थ नाही याशिवाय काही श्रीमंत हिंदू स्वतःच गोहत्येला प्रोत्साहन देतात ते ते काम स्वतःच्या हाताने करत नाही परंतु ज्या ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमध्ये गायींची कत्तल होते आणि गायीच्या चामड्यापासून जोडे बनवण्यात येऊन ते भारतात परत पठवण्यात येतात तिथे या सर्व गायी कोण पठवतो मला एक सनातनी वैष्णव हिंदू माहीत आहे ते त्यांच्या मुलांना गोमांसाचे सूप देत असत मी त्यानं विचारले असता ते म्हणाले की औषध म्हणून गौमांसाचे सेवन करण्यात कोणतेही बाप नाही धर्म काय आहे याचा विचार न करता कायद्याने गोहत्या बंद करावी याकरता आपण केवळ आरडाओर्डर करत असतो खेड्यांमध्ये हिंदू बैलांना इतके मोठे ओझे व्हायला लावतात की त्या ओझ्याखाली ते जनावर जवळपास चिडून जाते हळूहळू करण्यात आलेली का असेना ती गोहत्या नाही काय यामुळे या बाबतीकरता घटना समितीवर दडपण येऊ नये असे मी तुम्हाला सुचवीन जिथे झाडे भरपूर आहेत तिथे पाऊससुद्धा भरपूर पडत असतो गाईच्या कास्यातील दूध आपण जसे काढतो तसं जंगलातील झाडांचा पाला पाचोळा पर्जन्ययुक्त ढगांना आपल्याकडे ओढतात जिथे झाडं नाही तिथे पाऊस नाही आणि मग तेथील जमीन लवकरच वाळवंट बनते हा निसर्ग नियम आहे मी जोहानबर्गमध्ये अनेक वर्षे घालवली आहे तेथील हवामान अतिशय आरोग्यवर्धक आहे त्यांनी तिथे झाडं लावल्यानंतर पाऊससुद्धा अनुकूल पडू लागला यामुळे दिल्लीतील अधिकाऱ्यांनी झाडे लावण्याचा जो कार्यक्रम सुरू केला आहे तो फार चांगला आहे ज्यांच्याजवळ जा मोकळी जागा नाही ते सुद्धा मातीच्या कुंड्यात भाजीपाला उगवू शकतात मला विचारण्यात आले की मुसलमानांतर्फे अत्याचार करणे सतत सुरुच असल्यामुळे कोणत्या मुसलमानावर विश्वास ठेवावा भारतीय संघराज्यातील मुसलमानांबद्दल आपली भूमिका काय असावी पाकिस्तानमधील मुसलमानेतरांनी काय करावे या प्रश्नाचे उत्तर मी आधीच दिलेले आहे मी परत सांगतो की आज भारतातील सर्व धर्मांची परीक्षा सुरू आहे शीख हिंदू मुसलमान आणि ख्रिश्चन इत्यादी विविध धार्मिक समूह कसे वागतात आणि भारतातील प्रश्नांची सोडवणूक कशी करतात हे पाहायचे आहे पाकिस्तान मुसलमानांचा आहे असे जरी पाकिस्तान म्हणत असेल तरी भारतीय संघ राज्य सर्वांचे आहे तुम्ही जर भेकडपणा टाकून दिला आणि शूर झालात तर मुसलमानांशी कसा व्यवहार करावा हा प्रश्न तुम्हाला पडणार नाही परंतु आज आपल्यात भेकडपणा भरलेला आहे याचा दोष मी आधीच मान्य केलेला आहे माझी तीस वर्षांची शिकवणूक इतकी प्रभावशून्य काही याचा मी अजूनही विचार करतो आहे पहिली गोष्ट म्हणजे अहिंसा हे भित्र्यांचे शस्त्र असू शकते असे मी काहीत धरले जर आताही आपण खरोखर शुरु होऊ शकलो आणि मुसलमानांवर प्रेम करू शकलो तर मुसलमानांना थांबावे लागेल आणि आपला विश्वासात घडून आपण काय मिळवू याचा विचार करावा लागेल ते प्रेमाची परतफेड प्रेमाने करतील करोडो मुसलमानांना भारतीय संग्राज्यात आपण गुलाब म्हणून ठेवू शकतो काय जो इतरांना गुलाम करतो तो स्वतः गुलाम होत असतो आपण जर तलवारीला तलवारीने लाठीला लाठीने आणि लाथीला लाथेने लाथी ला लाथी उत्तर दिले तर पाकिस्तानमध्ये वेगळे काही घडेल अशी अपेक्षा आपण करू शकत नाही असे झाले तर ज्या सहजपणे आपण स्वतंत्र मिळवले त्याच सहजपणे ते गमावू भारत आणि पाकिस्तानच्या भावी सरकारांनी जारी केलेले वक्तव्य मला आवडले परंतु ते प्रत्यक्षात आणले गेलेले पाहण्याची माझी इच्छा आहे ते काहीही असले तरी वक्तव्यात जे सांगितले आहे त्याची पाकिस्तान अमल अंमलबजावणी होणार नाही असे आपण गृहित धरू शकत नाही असे गृहीत धरणे म्हणजे युद्धाची तयारी करणे दोन सैन्य परस्परांशी युद्ध करतील तर जिनांचा द्विराष्ट्र सिद्धांत खरा असल्याचे सिद्ध होईल अशा परिस्थितीत आम्हाला ढकलू नये अशी मी ईश्वराला प्रार्थना करतो प्रकरण ऐश्व प्रार्थना प्रवचन जुलै सव्वीस एकोणीसशे नवी दिल्ली जुलै सव्वीस एकोणीसशे बंधूंनो आणि भगिनीं मला व्यक्तिशा वाटते की बॅरिस्टर आणि भंग्याला समान पगार मिळायला हवा परंतु हे सांगणे सोपे आहे करणे कठीण आणि ही गोष्ट अशी नाही की जी संप करून साध्य करता येऊ शकते वेतन आयोगाने शिफारस केलेल्या पगारवाढीचे कारण समजून घेऊन सध्या वाढवलेले पगार आपण मान्य केले पाहिजे भारत सरकारन ने नेमलेल्या केंद्रीय वेतन आयोगाचा अहवाल मे सोळा एकोणीशे सत्तेचाळीसला घोषित करण्यात आला होता त्यात किमान मूळ मासिक पगार 30 रुपय आणि अधिकाधिक पगार दरमहा दोन हजार रुपये ठरण्यात आले होते व त्यात काही निवडक पदांच्या बाबतीतच सूट दिली जाऊ शकणार होती हे त्या घोषणेतील प्रमुख प्रस्ताव होते, आणि नंतर समान वेतनाच्या बाजून जनमत तयार करण्याचा प्रयत्न कला पाहिजे संपांना सुद्धा एक तर्कशास्त्र लागू असत अविचाराने कलि संपातून काहीही साध्य होऊ शकत नाही पण आज दुर्दैवान संपानी दक्षव्यापला गा जिथे लोकांचे स्वतःचे सरकार आहे तिथेही संपा आहे मला वाटत ब्रिटिश सरकार असताना इतके संप नव्हते हो आज मला कलकत्त्याहून एक तार आली आणि वृत्तपत्रातूनही मी पाहिले की महालेखागाराच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी लेखनी बंद संप पुकारला आहा या संपात डाक आणि तार विभागाचे कर्मचारी आह हा विभाग एखाद्या व्यक्तीच्या हिताकरिता काम करत नसतो तर समाजाच्या हितार्थ काम करत असतो हे खरे आहा की त्याच्या काही मोठ्या अधिकाऱ्यांना गलेलट्ट पगार मिळतो आणि खालच्या पदावरील कर्मचाऱ्यांना अतिशय कमी पगार मिळतो हे अन्याय आहे पगारात इतके जे अंतर दिसते आहे ते का असावे ही गोष्ट ब्रिटिश ब्रिटिशांनी सुरू केली आहे आणि ती सुरू ठेवण्यात आपल्याला आनंद वाटतो परंतु लोकांनी आपली लेखणी जर बंद केली तर भारताचे काय होईल संपांच्या माध्यमातून त्यांनी थोडीशी पगार मिळवली तरी ती काही महान गोष्ट होणार नाही ही पद्धत चुकीची आहे आणि देशाकरता हानिकारक आहे भारताच्या सध्याच्या दुरावस्थेवरून मला सोन्याचे अंडे देणाऱ्या हंसाची गोष्ट आठवते हो हन्सिनीच्या मालकाला हनसिनीपासून मिळणारी सर्व अंडी एकदम हवी असल्यामुळे हो तो तिला मारून टाकतो परिणामी त्याला अधिक अंडे तर मिळत नाहीतच उलट तो हनसीनालाही गमवतो आपल्या हाती आलेले प्रशासन हे काही प्रमाणात त्या हनसिनीप्रमाणे आहे आपण जर तिची सर्व अंडी एकदम घेण्याचा प्रयत्न केला तर खात्रीपूर्वक ती हनसिनी आपण मारू मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे संपा मागे तर्कशास्त्र असते संपाचे शस्त्राचा पहिला प्रयोग मी दक्षिण आफ्रिकेत केला तिथे भारतीयांना हमालाप्रमाणे वागवण्यात येत होते तिथे संपाला अर्थ होता कारण त्यांचे म्हणणे ऐकले जाण्याकरता अजून कोणताही मार्ग नव्हता अशा प्रकारे संपांना तेव्हाच अर्थ असतो जेव्हा आपले म्हणणे ऐकले जाण्याकरता इतर कोणताही मार्ग नसतो यामुळे ज्या कोणाला संपाबद्दल काहीतरी माहिती असेल तो संप करणाऱ्या प्रत्येकाला इतकेच सांगेल की तुम्ही निवडलेला मार्ग चुकीचा आहे आणि त्यामुळे तुम्ही तुमचीच हानी कराल भारताची आधीच फाळणी झाली आहे आणि जर संप सुरु राहिले तर भारताचे काय होईल हे केवळ इशोरालाच माहित असेल आपण जे काम करत होतो ते करत राहणे आपले कर्तव्य आहे वेतन आयोगाच्या शिफारशीमुळे कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार बराच वाढला आहे तुम्ही जर जा जास्त आणि जास्त पगाराची मागणी करत राहाल तर भारत दिवाळखोरीत जाईल हे खरे आहे की सरकारला महसूलाद्वारे कोट्यावधी रुपये मिळतात परंतु तो पैसा काही निवडक लोकांचा फायदा करता, खर्च करता येऊ शकत नाही ज्या ग्रामीण लोकांकडून तो पैसा येतो त्यांच्यावर त्यातील फार मोठा भाग खर्च झाला पाहिजे नुकताच मुंबई कामगारांचा संप झाला होता तेथील सरकारने कामगारांना आधीच एक दोन कोटी दिले आहेत परंतु तेवढ्याने त्यांचे समाधान झाले नाही आणि आपली शक्ती दाखवण्याकरता त्यांनी संप केला जे काही देण्यात आले ते त्यांनी स्वीकारायला पाहिजे होते आणि आपली शक्ती दाखवण्याकरता प्रतिकात्मक संप करायला पाहिजे होता त्यांनी जे काही मिळाले होते त्याचा त्यांनी स्वीकार करायला पाहिजे होता आणि आपल्या बाजूने जनमत निर्माण करायचा प्रयत्न करायला पाहिजे होता परंतु त्यांनी संपाचा मार्ग स्वीकारला काँग्रेसची आधीच अनेक गटात विळवणी झाली आहे आणि मला असे सांगण्यात आले आहे की यातील एक गटच या संपाच्या मागे आहे या प्रतिकात्मक संपामुळे जरी एक दोन तासच वाया जात असले तरी सुद्धा त्यातून एक विशेष प्रकारचा उद्धटपणा दृष्टीस पडतो असे संप संघटित करणाऱ्या पक्षाला आपली कामगारांवर किती पकड आहे हे दाखवायचे असते अशा संपातून याशिवाय दुसरा कोणता हेतू साध्य होऊ शकतो अशा संपातून देशाचा कोणताही लाभ होऊ शकत नाही यामुळे मुंबईच्या कामगारांनी जे केले ते मला चूक वाटते अशा संपांमधून आपण आपला विनाश करून घेतलाच पाहिजे काय अशा संपामागील हेतू देशसेवा नसतो तर सरळ आणि शुद्ध स्वार्थ असतो ब्रिटिश ब्रिटिशांनी अजून देश सोडायचाच आहे देशाचे लगाम अजून आपल्या हाती आलेलेच नाहीत आणि आपण करता भांडू लागलो आहोत तत्वता बॅरिस्टर आणि भंगी यांचा समान पगार असावा असे माझे मत आहे परंतु बॅरिस्टरमध्ये आपल्याकरता अधिक पगार हिसकवून घेण्याची शक्ती असते आणि आपण ते आनंदाने मान्य करतो मी सुद्धा एकेकाळी बॅरिस्टर होतो परंतु अशा प्रकारे पैसा कमवण्याची कल्पना मला घुणास्पद वाटू लागली आणि मी भंगी झालो परंतु राज्यपाल बॅरिस्टर व्यापारी आणि अशाच प्रकारची कामे करण्याची क्षमता असलेले लोक आपण कुठे शोधायचे आणि भंग्याला मिळणाऱ्या पगाराच दे कोणाचे समाधान होणार आहे इतकेच नाही तर सुद्धा, चार पाच रुपये रोज कमावू शकतो परंतु भंग्याला इतका पगार कोण देईल आज माणसाने आपला स्वभाव बदलवण्याची गरज आहे अंगी उदारपणा वाढवण्याची गरज आहे आणि आपल्या स्वार्थसिद्धीकरता आपण इतरांचे गळे कापायला नको ब्रह्मदेशातील हत्याकांडाने जर आपण काही शिकणार नसू तर भारत आणि जग यांची दुरावस्था कशी होईल